स्कंद पाचवा अध्याय सातवा देवांचा पराभव सर्व असुर खिन्न होऊन गेले होते ते पाहून महिषासुराने मनुष्य शरीर टाकून सिंहाचे रूप धारण केले आपली आयाळ पिंजारून तो तीक्ष्ण नखानी युक्त होऊन देवांवर धावून गेला त्याने गरुडाला रक्तबंबाळ करून विष्णूच्याही हातावर आपल्या नखानी प्रहार केला ते पाहताच विष्णूने त्याचा वध करण्यासाठी चक्र उगारले आपल्या चक्राने प्रहार करणार इतक्यात महिषासुराने आपल्या शिंगाने विष्णूवर प्रतिप्रहार केला वक्षावरच शिंगाचा प्रहार झाल्यामुळे विष्णू अत्यंत विव्वल झाले आणि ते वेगाने वैकुंठास निघून गेले भगवान विष्णू निघून गेल्याचे पाहून शंकरही भीतीने गांगरले आणि महिषासूर अवध्य आहे असा विचार करून त्वरेने कैलास पर्वतावर निघून गेले ब्रह्मदेवही स्वस्थाने गेला आता रणांगणात फक्त इंद्र वरुण यम कुबेर अग्नी चंद्र आणि सूर्य हे आपापली आयुध्य घेऊन युद्धासाठी दक्ष होऊन रणांगणात उभे होते इतक्यात भजंग भयंकर भुजंगाप्रमाणे असलेले बाण फेकीत महिषासूर क्रुद्ध झालेल्या दैत्य सैन्यासह तेथे आला आपले महिषाचे रूप धारण करून तो युद्ध झाला पुन्हा एकदा देवदानवांमध्ये तुमूल युद्ध सुरू झाले मेघनादाप्रमाणे एकमेकांवर आघात होऊ लागले महाबलाढ्य महिषासूर आपल्या शिंगांनी पर्वत शिखरे उपटून देवांवर फेकू लागला आपल्या तीक्ष्ण शिंगांनी तो देवांवर प्रहार करू लागला त्याचप्रमाणे आपल्या खुरांचा आणि पुच्छाचा मारा करू लागला त्यामुळे युद्ध प्रवृत्त देव गंधर्वासह भयभीत होऊन गेले अखेर इंद्र महिषाला पाहून एकसारखा पळस सुटला प्रत्यक्ष इंद्रच रणांगण सोडून गेल्याने इतर देवही भयभीत होऊन रण सोडून चालते झाले तेव्हा आपला पूर्ण जय झाला असे समजून महिषासूर आनंदाने आपल्या घरी गेला नंतर इंद्राने जाता जाता टाकून दिलेला ऐरावत उच्चेश्रवा नावाचा घोडा सूर्याची दूध देणारी कामधेनू ह्या दिव्य वस्तू महिषासुराला प्राप्त झाल्या त्यापेक्षा अधिक दिव्यवस्तू प्राप्त करून घेण्यासाठी तो आपल्या सर्व सैन्यासह स्वर्गावर चाल करून गेला देवाने सोडलेले ते राज्य विनासायास महिषासुराला प्राप्त झाले शंभर वर्षे दारुण युद्ध केल्यावरच महिषासुराला आता सर्व प्राप्त झाले होते तो स्वतः इंद्राच्या सुंदर आसनावर बसला आणि इतर देवांच्या आसनावर त्याने दैत्यांची स्थापना केली अशा प्रकारे त्याला शेवटी इंद्रपदाची प्राप्ती झाली सर्व देव अगोदरच निघून गेले होते आणि त्यांनी पर्वतांच्या गुहांचा आश्रय केला सर्वदेव देव त्रस्त होऊन ब्रह्मदेवाला शरण गेले ब्रह्मलोकी जाऊन तेथे असलेला प्रजाधी जगन्नाथ रजोगुणरूप चतुर्मुख पद्मासन वेदगर्भ स्वतःपासून उत्पन्न झालेला शांत आणि वेदवेरांग पारंगत अशा मरीची प्रभूती मुंनी आणि किन्नर सिद्ध गंधर्व चारण उरग आणि पन्नग ह्यांनी सेवित असलेल्या त्या देवादिदेव जगद्गुरू ब्रह्मदेवाचे ते भयभीत झालेले देवस्तवन करू लागले देव म्हणाले हे विधात्या हे कमलयोने असुराधिपती महिषासुराने अत्यंत पीडा देऊन रणामध्ये दे जिंकल्यामुळे स्थान होऊन पर्वतांच्या गुहांमध्ये वास्तव्य करीत असलेल्या अवलोकन करून तू दीत नाहीस हे दुःख नाशिक चरणकमलांची सेवा करीत असलेल्या ह्या देवाना दैत्याने पिडल्यामुळे आम्ही दिन झालो आहोत तरीही तू आज आमची उपेक्षा करतोस परंतु पुत्रांचे शेकडो अपराध पाहून पिता त्यांना अधिक दुःख देतो का सध्या महिश देवराज्याचा हवा तसा उपभोग घेत आहे ऋषी मुनी दिलेले यज्ञाचे हवी तोच स्वीकारीत आहे कल्पतरुंच्या पुष्पांचा तो आस्वाद घेत आहे काय सांगावे अंतर्ज्ञानाच्या योगाने तू सर्व गोष्टी जाणत आहेस तेव्हा हे देवा आम्ही तुझ्या चरणी नम्र झालो आहोत आम्ही देव कोठेही गेलो तरी तो पापबुद्धी महिश आम्हाला सर्वत्र पिढ्याच देत आहे अशावेळी तू चमचा त्राता आहेस म्हणून हे प्रभो तू चमचे रक्षण कर सर्व शक्तिमान ब्रह्मदेवाला सोडून आम्ही दानव पिडीत सुरांनी कोणाकडे आश्रय मागावा ह्याप्रमाणे ब्रह्मदेवाची स्तुती केल्यावर सर्व देवांनी हात जोडले त्यांचे दुःख अवलोकन करून ब्रम्हदेव मधुरवाणीने म्हणाला देव माझाही नाईला आहे वराने मत्त झालेल्या त्या महिषाला स्त्रीकडून मरण आहे तेव्हा आपण कैलासावर जाऊन शंकराला बरोबर घेऊन भगवान विष्णूंकडे जाऊ आणि तिथे गेल्यावर पुढील विचार ठरवू सर्व देव कैलासावर येत असलेले पाहून महेश स्वस्थानापासून बाहेर आले आणि सर्व देवांचा प्रणाम स्वीकारून संतुष्ट झाले नंतर सर्व देवांना योग्य आसने दिल्यावर शंकरही स्वस्थानी बसले सर्वांना कुशल विचारल्यावर देवांना कैलासाकडे येण्याचे कारण विचारले शिव म्हणाले हे देवांनो महाभाग्यशाली इंद्रासह हो, आपण सर्वजण येथे का बरे आला आहात हे मला सांगा ब्रह्मदेव म्हणाले हे शंकरा सर्वदेव देव भयभीत होऊन सांप्रत गृहांमध्ये वास्तव्य करीत आहेत त्याचप्रमाणे महिषासूर आणि इतर दैत्य हे खाल्ली यज्ञभोक्ते झाले असून सर्व लोकपालांना फारच पीडा झाली आहे म्हणून आम्ही तुला शरणालो आहोत तरी हे महादेवा कार्याचे महत्व लक्षात घेऊन मी देवांना आपणाकडे आणले आहे तेव्हा आपणाला योग्य वाटेल ते आपण वा करा आता आम्हा सर्व देवांची भिस्त तुमच्यावर आहे हे भाषण श्रवण करून शंकर हर्षयुक्तवाणीने म्हणाले हे ब्रह्मदेवा आपणच वरदान दिल्याने हे कृत्य आज घडले त्या अनर्थापुढे आपण काय करावे हा महिषासूर देवांपेक्षाही बलाढ्य आणि शूर आहे तेव्हा अशा माजलेल्या दैत्याचा वध करण्यास कोणती स्त्री समर्थ होणार आपल्या दोघांच्या जाऊ शकत नाहीत इंद्राणी सुद्धा युद्ध निपुण नाही तेव्हा त्या पापात्म्याचा वध करण्यास कोणती स्त्री समर्थ होणार तेव्हा आता आपण भगवान विष्णूंकडे जाऊ आणि त्यांचे स्तवन करून त्यालाच त्या देवकार्यास प्रवृत्त करू कारण तो अति बुद्धिमान असल्याने तोच यातून आपला निभाव लावेल तो सरळ मार्गाने अथवा कपट मार्गाने आपली सर्व इच्छा सिद्धीस नेईल ह्याप्रमाणे शंकराचे भाषण ऐकून सर्व सूर्य शिवासह सत्वर तेथून निघाले जाता जाता शुभशखून होऊ लागल्याने ते सर्वजण आनंदित झाले होते मार्गामध्ये सर्व बाजूंनी पक्षी मंगलकारक शब्द करू लागले आकाश प्रसन्न झाले आणि दिशा निर्मल दिसू लागल्या सारांश देव वैकुंठास निघाले असता सर्वत्र सुचिन्हे दिसू लागली अध्याय सातवा समाप्त